अध्याय दोनशे एकोणनव्वद दावा शुक्रचरित कथन युधिष्ठिर म्हणाला पितामह बहुत दिवसापासून माझे मनाला एक आश्चर्य वाटून राहिले आहे व त्याचा उलगडा आपडा कडून ऐकून घ्यावा अशी इच्छा आहे ते आश्चर्य हे की ज्याला लोकात कवी अशी संज्ञा आहे असा महाबुद्धिमान देवर्षी उषणा तो सदा पाहावे तो असुरांचे कल्याण व देवांचे अकल्याण करण्यात गुंतलेला आढळतो असे का हे दानव सदा सर्वदा देवांचे वैर बांधून असतात असे जे अमित बलशाली दानव त्यांचे तेज आला या देवर्षीने आणखी भर का घालावी तसेच या देवतुल्य तेजस्वी उषना मुनीला शुक्र म्हणजे रेत रूप असे नाव का पडले त्याप्रमाणेच तो इतक्या वैभवाला कसा चढला पितामह हे सर्व मला सांगा तसेच हा इतका मोठा तेजस्वी असून याचा वसिष्ठाधिकांप्रमाणे आकाशात संचार का नाही हे सर्व मला पूर्णपणे समजावे अशी माझी इच्छा आहे टीप शुक्राचार्याला आकाशात संचार का नाही सप्तर्षीमधील वसिष्ठादी ऋषीप्रमाणे शुक्रालाही एक पार्थिव व एक दिव्य अशी दोन रूपे आहेत पैकी त्याचे पार्थिव रूपाने त्याला आकाशात जाता येत नाही पण वसिष्ठाधिकांना जाता येते असे का असावे बाकी त्याचे जे ग्रह ग्रहरूपाने आकाशात दिव्य रूप आकाशा आहे त्याला आकाशात संचार आहेच आहे तेव्हा त्या रूपासंबंधाने हा धर्मराजाचा प्रश्न नव्हे तर त्याच्या भौम म्हणजे भूलोकातील दुसऱ्या रूपा संबंधाने आहे असे समजावे टीप समाप्त भीष्म म्हणाले राजा या सर्वाचे सविस्तर उत्तर लक्षपूर्वक आहेत मी या संबंधेपूर्वी जे काही ऐकले आहे ते तसेच तुला यथामथी सांगतो हा भृगुकुलोत्पन्न महामान्य व दृढव्रती महामुनी जो देवांच्या वाईटावर असतो त्याला तसेच सबल कारण झालेले आहे ते कारण काय असुरमंडळी देवांना त्रास देत आणि स्वतः भृगुषीचे आश्रमात जाऊन लपत त्यामुळे देवांचे काही चाले ना? तेव्हा देव विष्णूला शरण गेले त्यावेळी विष्णूने आपल्या चक्राने भृगुपत्नीचे शिर छेदले ती गोष्ट असुरांना तिचा पुत्र जो भार्ग म्हणजे शुक्राचार्य त्यास कळगली तेव्हापासून मातृवधामुळे छिडून तो हात धुऊन देवांचे पाठीस लागलेला असतो टीप इंद्र हा जगताचा राजा व यक्ष रक्षाधिपती जो कुबेर तो इंद्राचा कोशाधिपती हे तर तुला माहितच आहे एका काली सिद्धयोगी जो हा महामनी उशणा तो त्या कुबेराचे शरीरात शिरला व आपले योग बलाने त्याला जखडून ठेवून त्याचे सर्वद्रव्य हरण करून चालता झाला याप्रमाणे सर्वद्रव्य नाहीसे झाल्यामुळे कुबेराला चैन पडेना तेव्हा दुःखाने व तो महादेवाकडे आला आणि अपार तेजस्वी शांत बहुरूपी शत्रूला रडविणारा व सर्वदेवात श्रेष्ठ जो शिव त्याला म्हणाला की योगपटू व महातपस्वी मुनीने आपल्या योगशक्तीने माझे ठिकाणी प्रवेश करून मला जखडून ठेवले आणि माझे सर्व द्रव्य हरण करून तो चालता झाला राजा कुबेराचे हे वचन कानी पडताच तो महायोगी महेश्वर संतापाने डोळे लाल करून हातात आपला त्रिशूल घेऊन उभा राहिला आणि ते अति तीव्र आयुध हाती घेऊन कोठे आहे तो कोठे आहे तो म्हणून वारंवार विचारू लागला त्यावेळी शंकराचे मनातील हेतू जाणून मुनी शंकरापासून काही अंतरावर स्तब्ध उभा राहिला आणि महात्मा शंकर हा आपल्यापेक्षा कितीतरी अधिक समर्थयोगी असून तो आपणावर परमक्रुद्ध झाला आहे हे ध्यानात येऊन तो समर्थ उषणा मोठ्या पंचायतीत पडला व आपण येथून पळून दूर जावे किंवा चालत शंकरापुढेच जावे किंवा जागतेजागी स्थिर असावे याबद्दल त्याचा काहीच निश्चय होईना त्यासमयी महात्मा महेश्वराची गाठ आहे हे पक्के लक्षात आणून तो योगसिद्ध उषणा आपले तीव्र तपोबलाने शंकराच्या हातातील शुलाचे आग्रा शिरून बसला तेव्हा शंकरांनी त्या तपसिद्ध उषणाचे रूप ओळखले आणि हा आपले शूलाचे आग्रावरच येऊन बसला आता याचेवर शूल मारता येणे शक्य नाही हे ध्यानी आणून त्या देवेशाने तो शूल आपले हाताने धनुकुलीप्रमाणे वाकवला याप्रमाणे त्या उग्रायुध धारण करणाऱ्या अमित तेजस्वी समर्थ शंकराने तो शूल धनुष्याप्रमाणे आपले पाणीने म्हणजे हाताने नमविला वाकविला असता त्या कृतीवरून त्या धनुष्याकृतीला त्यांनी पिनाक अशी संज्ञा दिली व तेव्हापासून पिनाक पी, हे शंकरांचे धनुष्य असे प्रसिद्ध झाले या युक्तीने जेव्हा तो शुलाग्रावर बसलेला भार्गव अचानक आपले मुठीत आला असे त्या देवश्रेष्ठ उमापतीने पाहिले तेव्हा त्याने आपले तोंड पसरून त्या उशिनाला मुठीत धरून हळूच तोंडात टाकून दट्ट केले या प्रकारे तो महात्मा योगी भार्गव महेश्वराचे उदरात शिरला असता तेथेच फिरत राहिला अन्नाप्रमाणे जिरून गेला नाही युधिष्ठिर प्रश्न करतो महाराज त्या बुद्धिमान देवदेवशाचे उदरात तो उष्णा जो फिरत राहिला तो का व पुढे त्या तेजस्वी महादेवाने काय केले भीष्म सांगतात उशनाला मिळून तो जेव्हा पोटात जिरेना उषनाला गिळून तो जेव्हा पोटात जिरेना तेव्हा ते महाव्रती शंकर पाण्यात शिरून तेथेच तप करीत हजारो लाखो वर्षे वर्षेपर्यंत एखाद्या खुंटाप्रमाणे स्थिर राहिले मग याप्रमाणे बहुतकालपर्यंत खडतर तप करून त्या मोठ्या डोहातून शंकर बाहेर पडले त्यावेळी देवश्रेष्ठ सनातन ब्रह्मदेव यांचे समाचारास येऊन त्याने शंकराना कुशल प्रश्न करून तपोवृद्धी नीट झाली ना म्हणून विचारले त्यावेळी त्या, त्या वृषध्वजाने तप उत्तम प्रकारे पूर्ण झाले असे उत्तर दिले इतक्यात त्या अचिंत्यात्म महामती व सत्यधर्मी शंकराचे असे लक्षात आले की आपले तपकाली उशणा हा आपले पोटातच असल्यामुळे त्या तपाचा परिणाम त्याचवर होऊन अनायसे त्याचे तपस्तेज फार वाढले आहे याप्रमाणे तपाने व पूर्वी कुबेराच्या हिरावलेल्या धनाने दोन्ही प्रकारे गवर झाल्यामुळे हे धर्मराजा तो महायोगी उष्णा सर्व त्रैलोक्यात बलाढ्य होऊन झळकू लागला त्या त्यावेळी पिनाकधारी जे योगमूर्ती शंकर त्यांनी ध्यानयोग आरंभला तेव्हा वायुनिरोधामुळे उष्णाचे प्राण व्याकुल होऊन तो चिंतातुर होऊन पोटातील पोटात फिरू लागला व तेथून पडल्या पडल्याच त्या महायोगी उष्णाने महादेवाची स्तुती केली व आपण त्याचे उदरातून बाहेर वाट मिळावी अशी आपली इच्छा प्रदर्शित केली तथापि तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला की शंकर तो येतन हाणून पाडीत त्यावेळी त्या, त्या महामुनी उषनाने शंकरांचे जठरात राहून हे शत्रु मर्दना आपल्यापुढे माझे काय चालणार तेव्हा आपण होऊनच मजवर कृपा करा म्हणून शंकरांची वारंवार विनंती केली शेवटी शंकराने त्याला सांगितले ठीक आहे तुला वाट पाहिजेच तर माझे शिषणावाटे बाहेर पड असे सांगून त्या देवश्रेष्ठ शंकरांनी आपले शरीरातील सर्व वाहिन्या बंद करून टाकल्या त्यामुळे तो उष्णामुनी जिकडे जाई तिकडे त्याला बंदी होऊन ते जे शिष्णाचे म्हणून द्वार होते तेही सापडे व इकडे तर शंकरांचे तपस्तेजाने व कोणमारा झाल्याने तो पळून जाऊ लागला शेवटी एकदाचे त्याला ते द्वार सापडून तो बाहेर पडला पण तो शिष्णातून बाहेर पडल्यामुळे अर्थातच त्याला शुक्र हे नाव मिळाले कारण शुक्र म्हणजे पुरुषाचे वीर्य ते शिष्णातूनच बाहेर पडते शिवाय याच कारणामुळे त्याला आकाशमध्यात गतीही नाहीशी झाली याप्रमाणे शुक्राचार्य आपले उदरातून बाहेर पडला असता तो तेजाने केवळ जळतोच आहे असे पाहून शंकरांना फार क्रोध चढून ते हातात शूल उगारून त्याला मारण्याकरता उभे राहिले त्यावेळी त्या, त्या कृद्य पशुपतीचे देवी पार्वतीने निवारण केले व देवीच्या त्या कृत्यामुळे त्या दिवसापासून उशनाला शंकर पार्वतीचे पुत्राची पदवी मिळाली देवी म्हणाली हे प्रभू हा ब्राह्मण माझा पुत्र झाला आहे याकरता आपण याची हिंसा करणे अयोग्य आहे शिवाय आपल्या प्रत्यक्ष उदरातून जर हा बाहेर पडला आहे तर त्याला मृत्यू प्राप्त होणे उचित नव्हे देवीचे हे शब्द ऐकून शंकर संतुष्ट झाले व हसतच तिला म्हणाले बरे आहे तुझे असे म्हणणे आहे तर मी याला मोकळा सोडतो याने आता खुशाल वाटेल तिकडे जावे हे भरत श्रेष्ठा याप्रमाणे शंकराने वारंवार सांगून उशनाला मोकळा सोडताच तो बुद्धिमान ऋषी त्या वरदात्या शंकराला व देवी उमेला प्रणाम करून आपले इष्ट मार्गाने गेला युधिष्ठरा तू मला प्रश्न केलास त्याप्रमाणे मी तुला हे महात्म्य भार्गवाचे चरित्र सांगितले। ओम तत्स